स्कंध तिसरा अध्याय सतरावा शशिकलेला स्वप्नात देवीचा दृष्टांत व्यास म्हणाले ह्याप्रमाणे त्या मुनीचे भाषण श्रवण केल्यानंतर तो स्वकर्तव्यदक्ष भूपती वृद्ध मंत्र्यांसह हाक मारून म्हणाला हे सुबुद्धे हे सुव्रता ह्या प्रसंगी मी आज काय करावे ते तू सांग मनोहर भाषण करणारी ती मनोरमा पुत्रासह मी बलात्काराने घेऊन जावे काय कल्याण इच्छु पुरुषाने शत्रु जरी बाल असला तरी त्याची कधीही उपेक्षा करू नये कारण तो क्षयरोगाप्रमाणे वृद्धी आणि माझे निवारण करणारी प्रतिपक्षी योद्धाही ना, कोणी नाही म्हणून माझ्या नातवाचा शत्रू जो सुदर्शन त्याला मी खरोखर ठार करतो म्हणजेच माझ्या नातवाचे राज्य निष्कंटक होईल म्हणून मला आज स्वसामर्थ्यानुरूप प्रयत्न केलाच पाहिजे सुदर्शनाचा वध झाला असताच माझा नातू खरोखरच निर्भय होईल प्रधान म्हणाला हे राजा साहस करू नये मुनीचे वचन तू ऐकले आहेस हे आर्या त्याने विश्वामित्राचा दृष्टांत संक्षेपाने तुला सांगितलेला आहे तो सविस्तर मी तुला सांगतो त्यावरून ह्या प्रसंगी कसे वागावे हे तुझ्या ध्यानी येईल पूर्वी विश्वामित्र म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेला वैभवशाली नृपश्रेष्ठ गाधीनंद वशिष्ठ मुनीच्या आश्रमात आला आणि मुनीमस्कार करून तो प्रतापी नृ विश्वामित्र राजा मुनी आसन दिल्यावर तेथे बसला महात्मा वशिष्ठांनी भोजना निमंत्रण केले असता तो महायशस्वी गाधीपुत्र विश्वामित्र राजा सैन्यासह भोजना करता राहिला वशिष्ठ मुनीच्या आश्रमात नंदिनी नामक कामधेनुची कन्या होती त्या नंदिनीने त्या ठिकाणी वगैरे सर्व अन्न उत्पन्न केले होते ते वांत अन्न सैन्यासह त्या ठिकाणीचा प्रभाव आहे असे कळल्यावर त्या विश्वामित्र राजाने मुनिश्रेष्ठ वशिष्ठांपास तिची याचना केली वशिष्ठ म्हणाला हे राजा ही माझी कामधेनू आहे मी ही कधी देणार नाही ह्या तुझा सहस्त्र धेनू तुझ्यापाशीच राहोत त्या मला नको विश्वामित्र म्हणाला आपल्या मनात वाटतील त्या दहा हजार लक्ष धेनू हो, मी आपणाला देतो परंतु हे साधो मला आपण नंदिनी द्या नाहीतर मी बलात्काराने तिला घेऊन जाई वशिष्ठ म्हणाले हे राजा तू आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या घरातून नंदिनीला बलात्काराने खुशाल घेऊन जा हे राजा मी तुला स्वेच्छेने ती देणार नाही हे श्रवण केल्यानंतर राजा महाबलाढ्य सेवकांना म्हणाला तुम्हीने नंदिनी धेनू घेऊन जा तुम्ही बलाढ्य अभिमानी आणि दृढ निश्चयी आहात यानंतर त्या सेवकानी हट्टाने दांडगाई करून ती धेनू जखडून बांधली आणि ते घेऊन जाऊ लागले तेव्हा डोळ्यामध्ये आश्रू आणून ती सुरभी कापत कापत वशिष्ठ मुनींना म्हणाली हे मुने आपण मसा का बरे त्याग करीत आहात मला जखडून टाकून हे का ओढीत आहेत यावर वशिष्ठ मुनी तिला म्हणाले हे सुदुग्ध दे मी तुझा त्याग करीत नाही हे कल्याणी राजाचे मी आज आदरात इथे केले असूनही तो केवळ लोभाने तुला बलात्काराने नेत आहे मी काय बरे करू खरोखर मनापासून तुझा त्याग करण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे मुनी सांगितल्यानंतर ती धेनू क्रुद्ध झाली आणि अत्यंत भयंकर आणि क्रूर स्वराने असा एक फोडला तेव्हा तिच्या देहापासून आणि कवच घातलेले थांब थांब असे म्हणत बाहेर पडले त्यांनी त्या सर्व सैन्याचा वध केला आणि नंदिनीला सोडवले हे पाहून अतिदुखीत झालेला तो विश्वामित्र राजा एकटाच तेथून निघून गेला तो पापी मनामध्ये अतिशय खिन्न झाला क्षत्रियांच्या प्रचंड सामर्थ्याची तो निंदा करू लागला ते ब्राह्मणाचे सामर्थ्य असे समजून ते प्राप्त होण्याकरता तो तपश्चर्या करू लागला महावनामध्ये त्याने पुष्कळ वर्षपर्यंत घोर तपश्चर्या केली आणि क्षात्र धर्माचा त्याग करून त्या गाधीनंदनाने ऋषित्व प्राप्त करून घेतले हे राजेंद्रा तू ही खरोखर युद्ध करून कुलनाशक असे अद्भुत वैर तापास बरोबर न करता सांत्वनपूर्वक आज त्या तपोनिधी मुनिश्रेष्ठाला शरण जा हे राजेंद्रा सुदर्शनही खुशाल तेथेच असू दे हा बालक निर्धन सुदर्शन तुझे आज काय बरे करणार आहे हे राजा अनाथ दुर्बल अशा या बालका तू व्यर्थ वैर्भाव केला आहेस अरे सर्वांवर दया करावी हे जगत दैवाधीन आहे हे नृपश्रेष्ठा ईर्षेचा काय बरे उपयोग आहे जे होणे असेल ते होईल हे राजा दैवयोगाने काही प्रसंगी दैवयोगानेच तृणही वज्रतुल्य होते हे बुद्धिमान राजा दैवयोगामुळे सशाच्या हातून वाघाचा आणि मशकाच्या हातून गजाचा वध होत असतो म्हणून तू हे साहस सोडून दे हा माझा हितोपदेश ऐक ते त्याचे भाषण श्रवण करून नृपश्रेष्ठ युधाजिताने त्या मुनी शरण जवून प्रणाम केला त्यांची आज्ञा घेऊन तो राजा आपल्या राजधानीला निघून गेला तेव्हा आश्रमामध्ये असलेली ती मनोरमा ही स्वस्थ झाली सत्यव्रताचे अवलंबन केलेल्या त्या आपल्या सुदर्शन सैज्ञ पुत्राचे परिपालन करू लागली पुढे दिवसानुदिवस तो शुभ कुमार वृद्धिंगत होऊ लागला ऋषी पुत्रांबरोबर निर्भयपणे क्रीडा करू लागला एकदा विदल मंत्री तेथे आला असता सहज थट्टेने हे क्ली बा म्हणून एका मुनिपुत्राने त्या विदल्हाला जवळ जाऊन हाक मारली सुदर्शनाने ते ऐकून त्याचे पहिले अक्षर क्ली म्हणजे अनुस्वार रहित कामबीज हे मात्र स्पष्टपणे लक्षात ठेवले आणि सहज लिलेने तो वारंवार त्याचा उच्चार करू लागला भगवती देवीचे कामबीज जो ऐकतो ते हेच असावे असं समजून मनामध्ये ते कामबीज नावाचे बीज वारंवार आदराने लक्षात ठेवून तो बालक त्याचा एकसारखा जप करू लागला हे महाराज भवितव्यतेमुळे त्या बालकाने सहज कामबीज संज्ञ अद्भुत बीज याप्रमाणे चित्तामध्ये धारण केले ऋषी छंद ध्यान आणि न्यास यांनी विरहित असा उत्कृष्ट मंत्र पाचवे वर्षी त्या बालकाला प्राप्त झाला असता मनाने नेहमी असा जप करीत तो खेळत करी असे भोजन करीत असे पूर्व सुकृताचे हेच सार आहे असे आपोआपच त्याच्या मनाने घेतले असल्यामुळे त्याला त्या मंत्राची विस्मृती झाली नाही अकरावे वर्षे प्राप्त झाल्यानंतर नृपनंदन बालकाचे मुंनी उपनयन केले आणि वेद सामर्थ्यामुळे अभ्यास करीत असता एकदा प्रत्यक्ष देवीचे त्याला दर्शन झाले ते रूप रक्तवर्ण वस्त्र रक्तवर्ण कांती रक्तवर्ण सर्व अवयव आणि रक्तवर्ण भूषणे यांनी युक्त होते गरुड वाहनावर आघूढ असलेली ती अद्भूत वैष्णवी शक्ती दृष्टी पडताच त्या राजपुत्राचे मुखकमल प्रसन्न झाले नंतर त्या वनामध्ये राहत असताश्रुषा करीत करीत नदीत तिरी क्रीडा करू लागला एके दिवशी वनामध्ये एकटाच खेळत असता धनुष्य शिळेवर घासलेले बाण भाता आणि कवच ही त्याला अंबिकेने दिली याप्रमाणे तो अंबिकेच्या प्रसादाने शूर वीर आणि सर्व संपन्न झाला हे राजा यास काळात एक महावैभवशाली सुबाहू नामक काशीराजा राज्यात राज्य करीत होता त्याला सर्व संपन्न एक शशिकला नावाची कन्या होती ती काशीराजाला फारच प्रिय होती एकदा तिने सर्व संपन्न शूर आणि दुसरा मदनच काय अशा त्या वनस्थ राजपुत्र सुदर्शनाविषयी वृत्तांत श्रवण केला कोणी एका भाटाच्या मुखातून हे श्रवण केल्यानंतर झालेल्या त्या श्रेष्ठ राजपुत्राला वरण्याविषयी मनामध्ये निश्चय केला एकदा रात्री तिच्या स्वप्नामध्ये जगदंबा आली स्वस्त उभी राहून सांत्वनपूर्वक तिला म्हणाली हे सुंदरी तुझ्यावर मी प्रसन्न आहे तू वर माग हे भामिनी माझ्या वरप्रसादाने माझा फक्त सुदर्शन तुझे सर्व मनोरथ परिपूर्ण करणारा पती तुला प्राप्त होईल याप्रमाणे स्वप्नामध्ये मनोहरूप अवलोकन केल्यावर ती जागी झाली असताही आंबेच्या वचनाचे स्मरण झाल्यामुळे त्या अत्यंत मानिसशी कलेला फारच हर्ष झाला ती आनंद युक्त होऊनच उठली तेव्हा मातेने आनंदाचे कारण विचारले असताना अतिशय लज्जित झालेले त्या बालेने तिच्याशी काही एक भाषण केले नाही नंतर वार स्वप्नाची आठवण होऊन आनंदीत झालेली ती बाला हसू लागली तो स्वप्नातील वृत्तांत आपल्या एका सखीला सविस्तर कथन केला एकदा ती विशाल राजकन्या चंपक वृक्षाने सुशोभित असलेल्या एका शुभ उपवनामध्ये सखीसह क्रीडा करण्याकरता गेली ती अबोला चंपक वृक्षाखाली फुले वेचू लागली त्यावेळी मार्गाने सत्वर येत असलेला एक ब्राह्मण तिच्या दृष्टीस पडला तेव्हा त्या द्विजाला प्रणाम करून ती तरुणी म्हणाली हे महाभाग्यवान विप्रा कोणत्या देशातून आपले येणे झाले असा मधुर शब्दांनी प्रश्न केला असता तो द्विज म्हणाला हे बाले खरोखर काही महत्वाच्या कार्या करताच आश्रमापासून माझे आगमन झाले आहे हे मुली मी कोठून आलो हे आता तुला कळले आता तेथील तुला काय विचारायचं असेल ते मला विचार शशिकला म्हणते हे महाभाग्यवान त्या आश्रमामध्ये खरोखर अत्यंत प्रेक्षणीय वर्णनीय आणि विशेषतः अलौकिक असे काय बरे आहे ब्राह्मण म्हणाला ध्रुव संधीचा पुत्र श्रीमान सुदर्शन राजा तेथे आहे हे सुंदरी हे त्या पुरुषश्रेष्ठाचे नाव यथार्थ आहे हे सुंदरी ज्याने सुदर्शन राजकुमाराला अवलोकन केले नाही त्याची दृष्टी अत्यंत निष्फल असे मला वाटते जगत उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या एकत्रित करून ठेवले आहेत असे मला वाटते तो राजकुमार तुला योग्य आहे आणि तोच तुझा भरता उचित आहे इतकेच नव्हे परंतु सुवर्ण आणि रत्न यांचा योग जसा रमणीय असतो त्याप्रमाणे हा तुम्हा उभयतांचा संयोग विद्या त्याने ठरवलेला आहे अध्याय सतरावा समाप्त